पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे प्रस्तावना पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावयास हवा शामचाई, हे पुस्तक सुंदर सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते हृदय गहिवरून व उचंबळून आले होते माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामच्या आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे वाचकांचे हृदय ही जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक ताज्य व्यर्थ व निरस समजावे तुरुंगात असतानाच या रात्री मिलिल्या दिवसा काम करावे रात्री जगन्माता भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे असे तेथे चालले होते तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या त्यांना वाचून दाखवित असता तेही रडले व मीही रडलो बाहेरही ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी या रात्री वाचल्या त्यांनाही तसाच अनुभव आला मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक त्यातून यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांनी ची पत्रे आली व या सरळ सहृदय व भावनोत्कृष्ट गोष्टींची त्यात स्तुती होती या सर्व प्रकारामुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करावयास दिले मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत माय लेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्धा आशा आहे या बेचाळीस रात्रीतील छत्तीस रात्री नाशिकच्या तुरुंगात लिहिल्या होत्या बाहेर आल्यावर 9 रात्री लिहिल्या एकूण 45 रात्री व्हायच्यात परंतु 3 रात्री काही कारणामुळे मी सध्या वगळल्या आहेत नाशिक तुरुंगात 9 दोन 33 गुरुवारी ह्या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व 13 दोन 33 सोमवारी पहाटे त्या संपविल्या पाच दिवसात दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले हृदय भरलेलेच असे भराभरा शाईने कागदावर ओतावायाचे एवढेच उरलेले असे हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचित एखादी व्यक्ती एखादा प्रसंग एखादा उद्गार काल्पनिक असण्याचाही संभव आहे मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या सरल व रम्य संस्कृतीचेही चित्रही यात आले आहे श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी या वयाच्याच पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्याच गोष्टी आहेत परंतु या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल झाडाचा सारा फांद्या विस्तार वर येणाऱ्या दहावीस फुलाफळांसाठी असतो त्याप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे आईचा एखादा उद्गार एखादा शब्द सांगण्यासाठी श्याम स्वतः कृत्या व सभोवताल परिस्थिति कल्पना देने भाग पड़े हा पार्श्वूर तो एक आईचार एखाद उद्गार चितारी अनिरा आकाशा पार्श्वूर लहानसा चंद्र मिरव क्या श्याम स्वत कथ पार्श्वूमी हा मतृप्रेमा चंद्र मिरवत है श्यामला स्वतः मोठेपणा कि प्रौढ़ी सांगावयाची नसून आईची प्रेममय शिकवणच त्याला प्रकट करावायची आहे आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय हे अस्तलिखित आतापर्यंत साठ सत्तर लोकांनी ऐकले व वा वाचले आहे ते त्यांना आवडले आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे अस्थलिखित वाचून शतपट वाढी असे प्रांजळपणे न विचारतास ते मला म्हणाले या पुस्तकाचे काम झाले आहे ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे स्वत ते लिहीत असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता हा काय कमी फायदा परंतु मी असतिमय आशा बाळगून राहिलो आहे की शाम आई घरोघरी जाईल मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळातून निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळातून तरी ते जाईल ते जावो वा न जावो परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामच्या आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे तिने स्वतःच्या मुलाला वाढविले त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी ती बाहेर पडत आहे उघड्या दारातून ती आत शिरेल बंद दारे ठोटाऊन पाहिली परंतु सारीच दारे बंद झाली तर ती माझ्या हृदयात घरातच येऊन राहील माझ्या हृदयात तर ती आहेच आहे पांडुरंग सदाशिव साने